वाल्मिकी रामायण बालकांड सर्गतेरावर फिरून आलेल्या वसंत ऋतूला एक वर्ष पूर्ण झाले आणि पराक्रमी राजा अपजन्माच्या इच्छेने अश्वमेथ यज्ञ करण्याकरता वसिष्ठांकडे गेला आणि नमस्कार करून विधीनुसार त्यांची पूजा करून नम्रपणे पुत्रेच्छा व्यक्त करून त्या विद्वत्तमाला म्हणाला हे ब्रम्हन मुनीश्रेष्ठ शास्त्रोक्त विधीने माझा यज्ञ व्हावा ज्या योगे त्यात विघ्न न येईन न येईल अशी यज्ञांगाची ये तयारी करावी आपण माझे महान गुरुही आहात स्नेही आहात सुरू करायच्या यज्ञाचा सर्व भार आपल्याला व्हायचा आहे ठीक आहे आपण जे काही इच्छा प्रकट केली ते सर्व मी करीन असे ते द्विजश्रेष्ठ राजाला म्हणाले मग ते यज्ञकर्मात प्रवीण असलेल्या वृद्ध ब्राह्मणांना स्थापत्यशास्त्रात प्रवीण असलेल्या परमधार्मिक वृद्धांना कर्मचाऱ्यांना शिल्पकारांना सुतारांना विहिरी इत्यादी खडणाऱ्यांना तसेच ज्योतिवि ज्योतिर्विदांना यंत्रज्ञाना नटवर्त नटनर्तकांना आणि अत्यंत विद्वान शास्त्रवेत्या, शुद्ध चरित्र पुरुषांना बोलावून आणले आपण सगळेजण राजाच्या आज्ञेने यज्ञकर्म पार पाडण्याच्या प्रयत्नाला लागा अनेक सहस्त्र घेऊन या आणि राजोपयोगी अशी अनेक सोयींची वस्तीगृहे बांधा ब्राह्मणांना राहण्याची शुभ अशी निवासस्थाने करा आणि त्यात खाद्यपेय पदार्थ आणि इतर सोयी भरपूर करा त्याचप्रमाणे नागरिक ही राहण्याच्या विस्तृत सोयी करा लांबून येणारा राजे रजवाड्यांसाठी अलग अलग निवासस्थाने बांधा घोड्यांचे तबेले हत्ती हत्तीगृहे शय्यागृहे विदेशातील रहिवासी योद्धे येतील त्यांच्याकरता मोठी मोठी निवासस्थाने करा त्यात इच्छेनुसार पदार्थ विपुल मिळावेत असे करा त्याचप्रमाणे जन आणि इतर सामान्यजन जे येतील त्यांना क्षुद्र न लेखता रीतीप्रमाणे त्यांचा सत्कार करून त्यांना अन्न दिले जावे सर्व वर्णांच्या लोकांचा उत्तम रीतीने सत्कार करून त्यांचे आतिथ्य करावे कामक्रोधाला वश होऊन त्यांची अवज्ञा होऊ नये यज्ञकर्मात जे कारागीर सतत गुंतलेले असतील त्यांचासुद्धा यथाक्रमसत्कार विशेष स्वरूपात ठेवला जावा त्यांचा आदर होईल त्यांना योग्य द्रव्य आणि भोजन मिळेल हे पाहावे ज्या रीतीने सर्व काही यथा यथायोग्य होईल काहीही न्यून्य पडणार नाही असे सर्व तुम्ही मनात प्रेम ठेवून करा मग सगळे एकत्र जमून वशिष्ठांना म्हणाले जसे हवे तसे सुयोग्य रीतीने सर्व होईल काहीही कमी पडणार नाही जसे आपण सांगितले तसे आम्ही करू त्यात न्यून्य येणार नाही मग सुमंत्राला बोलवून वसिष्ठ म्हणाले या भूमीतचे धर्मवृत्तीचे राजे हे त्याना, तसेच सर्व देशातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांना हजारोंच्या संख्येने आदराने बोलावून आणा मिथिले शूर सत्यवादी जनक या महाभागाला तू स्वतः जाऊन निमंत्रणा निमंत्रण आण पूर्वीचा संबंध लक्षात आणून अगोदरच मी हे तुला सांगून ठेवीत आहे त्यास त्याचप्रमाणे स्नेहयुक्त असणारा प्रियवादी काशीपती ज्याचे चारित्र्य उत्कृष्ट आणि देवाप्रमाणे आहे त्याला तू स्वतः निमंत्रण कर तसास, के राजा जो वृद्ध परमधार्मिक आहे तो आपल्या महाराजांचा श्वशुर आहे त्याला चिरंजीवासह बोलाव तसाच कौशल राज भानुम भानुमती याला आणि शूर आणि सर्वशास्त्रविशारद ज्योतिषज्ञ परम उदार असलेला मगधा मगधाधिपती यालाही आदराने पाचारण कर राजाची आज्ञा घेऊन पूर्वेकडील सिंधू सौवीर सौराष्ट्र येथील राजे दक्षिणेकडील राजे या सर्वांना तसेच जे पृथ्वी आपल्याशी स्नेहभावाने वागणारे इतर राजे आहेत त्यांना त्यांच्या परिवारासह आणि अनुचरासह तात्काळ राजाच्या आज्ञेने अत्यंत सद्वृत्त असे दूत पाठवून बोलावणार वसिष्ठांचे बोलणे ऐकून सुमंत्रितांना आणवण्याकरता राजदूतांना सूचना दिल्या मुनीच्या सांगण्याप्रमाणे तो धर्मात्मा घाई करून काही ना आणण्याकरता स्वतः गेला जी कामे करणारी मंडळी होती त्या सर्वांनी महर्षी वशिष्ठांना यज्ञाकरता ज्या ज्या कामाची आखणी केली होती ती सर्व सांगितली संतुष्ट होऊन द्विजश्रेष्ठ मुनी सर्वांना म्हणाले अपमान करून किंवा हलके लेखून कोणालाही काही देऊ नका अवज्ञा करून दिल्याने दात्याचा घात होतो हे लक्षात ठेवा नंतर कित्येक दिवस आणि रात्री राजे तेथे येत रातील। त्याने राजा दशरथाला पुष्कळ बहुमोल वस्तू भेट दिल्या तेव्हा वशिष्ठ संतुष्ट होऊन राजाला म्हणाले हे नरव्याघ्र तुझ्या आज्ञेप्रमाणे राजेलो कार्य आहे मीही त्या सर्वांचा यथायोग्य रीतीने आदर सत्कार केला कामे सोपवल्या गेलेल्या त्या त्या सुयोग्य माणसाने यज्ञ सामग्री ही व्यवस्थित जमा केली आहे आता तुम्ही यज्ञ करण्याकरता यज्ञशाळेकडे जाऊ सर्व इच्छित वस्तू सगळीकडून गोळा करून आणलेले आहेत हे राजेंद्रा जणू मनाने सगळे निर्माण व्हावे तसे हे निर्माण केले आहे ते आपण स्वतः पहावे वसिष्ठ आणि ऋषशृंग या उभयतांच्या सांगण्यावरून शुभनक्षत्राच्या दिवशी राजा निघाला मग वशिष्ठाने सर्व द्विजत्तमाने ऋषशृंगाला पुढे करून यज्ञ करवाला आरंभ केला सगळे यज्ञाच्या आवारात शास्त्रविधीनुसार गेले आणि राजाने पत्न्यांसह दीक्षा घेतली बालकांडाचा तेरावा सर्ग समाप्त